स्कंद नववा अध्याय पंचवीसावा तुलसीची पूजा नारद म्हणाले हे मुने तुलसी पूजेचे विधि आणि तिचे स्तोत्र तुम्ही मला सांगा तिची प्रथम पूजा कुणी केली नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी म्हणाले हे नारदा तुलसीची पूजा करून हरिने रमेशी क्रीडा केली तिला आपली पत्नी केली गंगा आणि लक्ष्मी यांनी हे सहन केले पण तिचा गौरव सरस्वतीला आवडला नाही कलह उपस्थित करून सरस्वतीने तुलसीला ताडण केले तेव्हा तुलसी गुप्त झाली ती सर्वांची सिद्धीदेवता हरीला कोठेही दिसेना सरस्वतीची समजूत घालून हरी, हरी तुलसीवनात गेला तेथे स्नानाने शुचिर्भूत होऊन त्याने तुलसीचे पूजन केले तिचे स्तोत्र गायले स्त्री बीज भुवनेश्वरी बीज मनमथ बीज वाग्भव बीज यासह हे चार चरणी पल पदांची दशाक्षरी मंत्र करून स्तोत्र केले तुपाचा दिवा धूप शेंदूर चंदन नैवेद्य पुष्पे उपहार स्तोत्र यामुळे तुलसी प्रसन्न झाली आणि वृक्षातून साकार झाली ती हरीच्या चरणाजवळ गेली तेव्हा विष्णू म्हणाले तू सर्वांना पूज्य हो मी तुला वृक्षावर आणि मस्तकावर धारण करीन असे तिला वचन देऊन तुलसीला घेऊन हरी स्वस्थाने गेला प्रथम विराने व्याकुळ झाल्यावर भगवान तिला म्हणाला वृंदारूपी वृक्ष एकत्र आल्यावर माझी प्रिया वृंदा हिला हाका मारतात मी तिचे भजन करतो ती जेथे वस्ती करते त्याला वृंदावन म्हणतात त्या सौभाग्यवतीची मी भक्ती करतो ती विश्वपूजिता असून तिच्यामुळे अनेक विश्वब्रम्हांडे पवित्र झाली आहेत तिच्या वाचून इतर पुष्पांमुळे देव संतुष्ट होत नाहीत तिच्या भक्तीमुळेच सर्वांना आनंद मिळतो म्हणून ती नंदिनी या नावाने प्रसिद्ध होईल तिला कुठेही तुलना नसल्याने तिला तुलसी म्हणतात ती कृष्णाची प्रिया आहे म्हणून ती कृष्णजीवनी होई। ती माझे रक्षण करो अशा रीतीने स्तवन केल्यावर त्याने आपल्या चरणाजवळ तुलसीला अवलोकन केले त्या मानीप्रियेला त्याने वक्षस्थली स्थान दिले सरस्वतीच्या आज्ञेने त्याने तिला वैकुंठास आणले नंतर तिचे सक्ष करून दिले तेव्हा सरस्वतीनेही तिला जवळ घेतले लक्ष्मी गंगा सरस्वती यांनी त्या साध्वीला आनंदाने घरात नेले वृंदा ब्रुंदा, वृंदामनी विश्वपूजिता विश्वपाविनी पुष्पसारा नंदिनी तुलसी कृष्णजीवनी वगैरे नावाने तिची पूजा केल्यास मोक्ष मिळतो तुलसीच्या जन्मवेळी हरिने तिची पूजा केली म्हणून तिची पूजा करणारा विष्णुलोक मिळतो कार्तिकात वैष्णवाला तुलसीपत्र दान केल्यास दहा हजार गायीचे दान केल्याचे पुण्य मिळते तिचे स्तोत्र म्हणणार पुत्र होतो शिवाय जो जी इच्छा करील ते त्याला प्राप्त होईल असे हरिने तिचे महत्व सांगितले आहे वेदातील कर्मशाखेत असे सांगितले आहे की आवाहनाशिवाय तुलसीचे पूजन करावे म्हणजे पापनाश होतो पुष्पसारभूत स्वाधई पवित्र मनोहर अशा तुलसी पूजन करावे तिचा पुष्पा बराबरी करना पुष्प नाही, तुलसी सर्वात पवित्र आहे, ती जीवन मुक्ति देते, दशा देवी की मी ही सेवा करते ध्यानपूर्वक तिजी पूजा करते ज्ञापुरुषांजन करावे अध्याय पंचविशावा समाप्त